पुस्तक फुलाचा प्रयोग व सोरामणी रुस्तुम लेखक साने गुरुजी, वाचक विद्या पाटील नदी शेवटी सागराला मिळेल प्रकरण सातवे दुःखी मधुरी आईला देऊ हे औषध मधुरीने विचारले दे पेलाभर पाण्यात या बाटलीतील चमचे दोन चमचे औषध घाल गाळात झोप लागेल खोकला उसळणार नाही तू येशील ना रात्री हो मधुरी औषधाची बाटली घेऊन गेली आज रात्री गम्मदाई ऐकून सैतान म्हणाला चुप खबरदार असे काही बोलशी तर माधव चिडून बोलला रात्र झाली मजुरीचा भाऊ गोरत होता तिची आई खोकत होती आई तुझ्यासाठी आज औषध आणले आहे विसरले मी सांगायला विसरले मी द्यायला घेतेस का कोणी दिले बाळ औषध एका उदार माणसाने त्या औषधाने दमा जातो खोकला थांबतो गाठ झोप लागते आता कायमची झोप लागू दे परंतु तुझे एकदा लग्न झाले असते म्हणजे बरे परंतु नसेल माझ्या नशिबी तुमचा संसार पाहण्याचे आन औषध घेऊ दे घोट वाटले बरे तर ठीक जरा डोळा लागला तरी लागेल मधुरीने फुलपात्र घेतले त्यात तिने दोन चमचे औषध घातले मग त्यात त्या पाणी घालून चमच्याने ढोळून तिने आईच्या हाती दिले आई औषध प्यायली पड आता झोप लागेल मधुरी म्हणाली तूही पड दिवसभर तुला काम करावे लागते धुनी धुवावी लागता दळण दळावी लागते निजो मधू ये आईप्रमाणे म्हणाली आईला झोप केव्हा लागते याची वाट पाहत मधुरी अंतरणावर पडली थोड्या वेळाने आई खरोखरच घोरू लागली भाऊही घोरत होता मधुरी हळूच उठली तिने दाराची कडी अलगत काढली ती बाहेर पडली आपल्या प्रियकराला भेटायला गेली अद्याप कोंबडा आरोला नव्हता हो कोण येत आहे त्या काळोकातून ती मधुरी आहे ती हळूच घरात शिरली तिने कडी लावली डोक्यावरून पांघरून घेऊन ती निजली परंतु तिला झोप आली का भोंगा झाला भाऊ उठला आई घोरत होती आईला आज झोप लागली आहे हे पाहून बावाला बरे वाटले त्याने प्रातरविधी केले स्नान करून तो कामाला गेला आता चांगलेच उजाडले घरात उने आली मधुरीलाही झोप लागली होती परंतु ती जागी झाली ती उठली आई अध्याप अंधरुणाच होती परंतु आता घोरणे बंद होते मधुरीने तोंड बेंड ती आईजवळ गेली आईचा हात तिने हातात घेतला तो तिला थंडगाळ लागला मधुरी घाबरली आई आई, आई तिने हाका मारल्या आईला शुद्ध ना बुद्ध सारी हालचाल थांबली होती आईका मेली तो विचार मधुरीच्या मनात आला ती दचकली तिने किंकाळी फोडली शेजारचे लोक आले मेली म्हातारी मिटला खोकला ते म्हणाले आता आम्हाला झोप येत जाईल म्हातारीचा खोकला सारे आईला झोपू देत नसे देवाला दया आली एक दुष्ट म्हणाला मधुरीची आता मजा आहे कोणीतरी हसून बोलले मधुरीच्या आईची सारी क्रिया झाली भाऊ व बहीण दोघे राहिली एके दिवशी मधुरीचा भाऊ कामावरून येत होता इतर कामगारांजवळ वा, त्याचा वाद चालला होता अरे जा माहित आहे मातीचा मातीच्या असतुली घरोघर असतील परंतु माझे घर अपवाद आहे माझी बहीन तशी नाही ती धुतल्या तांदळासारखी आहे तू घरी नसतोस तिचे थेर पायला तू कामावर असतोस व ती प्रियकराला मिठ्या मारीत असते घरी आता आईची अडचण नाही तोंड सांभाळून बोल माझ्या बहिणीची अब्रू तिचे काय धिंडोडे मांडले आहेत तुझ्या बहिणीची मात्र अब्रू इतर मायाबहिणीवर टीका करतोस तेवारे तेव्हा कसे तोंड सुरू सुरू तुझे असे भांडत जात होते इतक्याच सैतान माधन तिकडून आले बाहेर काळोख पडत होता मधुरीचे घर जवळ होते सैतान माधोला म्हणाला हाच तिचा भाऊ मार सोटा काड काटा हान मला नाही धैर्य माधव म्हणाला भितुरडा असे म्हणून सैतानाने माधुरीच्या भावाच्या डोक्यात सोटा आणला अरे हा बघ तुझ्या बहिणीचा जाड बरोबरचा कामगार म्हणाला परंतु भाऊ खाली पडला होता सैतान व माधव अंधारातून पसार झाले भावाची किंचाळी मधुरीने घरातून ऐकली ती दिवा घेऊन आली तो भाऊ रस्त्यात पडलेला डोक्यातून बहळ बह रक्त वाहत होते ती भावाचे डोके मांडीवर घेऊन बसली येथे रस्त्यात कोठे बसतेस त्याला घरी नेऊ शेजारी म्हणाले भावाला घरी नेण्यात आले मधुरी वारा घालीत होती डोक्याला तिने फडके बांधले भाऊ भाऊ ती हाका मारीत होती तिला रडू आले बराच वेळ झाला भावाने डोळे उघडले नाहीत जवळ बहीण होती तू दूर हो माझ्या अंगाला हात लावू नकोस तू पापी आहेस दुष्ट आहेस तू व्याविचारिणी आहेस वेश्या आहेस हो दूर, मरतना तरी पापी माणसाचे दर्शन नको तुझ्या माकडचेष्टांसाठी आईला विष देऊन मारलेस तू माझ्या डोक्यात आज सोटा मारवलास तू डाकीन आहेस होूर नको लावू हात बाहू त्वेषाने म्हणाला भाऊ नको असे बोलू मी नाही हो अपराधी मी का वेश्या मी फक्त एकाला प्रेम दिले बघ हृदय फाडून बहिणीला वाटेल ते कस बोलतोस नाही आमचे अद्याप लग्न झाले परंतु ते लावणार आहेत त्यांचे प्रेम आहे माझ्यावर माझे त्यांच्यावर निर्मळ प्रेम म्हणजे का व्याभिचार म्हणजे का वेश व्यवसाय भाऊ कस रे बोलतोस असे का अशी आग कोण आहे मला तू दूर हो सांगितले ना माझ्याजवळ प्रेमाचे वर्णन करतेस लाज नाही वाटत लग्न म्हणे लागेल लागल्यावर मारायच्या होत्यास मिठ्या परंतु आधीच पापीनी चांडाळणी दुरो, हात नको लाव मला धर्म बुडवी कुळाला काईमा लावलास घराची अबरुद वडलीस मला गिरणीत मान वर करू देत नाहीत परंतु तुझी बाजू घेऊन मी भांडत असे माझी बहीण निर्मळ म्हणत असे परंतु तू तर नरकात बुड्या मारीत आहेस नाच आता पोट भरत्या नरकात आईची अडगळ गेली भावाची अडचणी दूर झाली दाही दिशा तुला मोकळ्या दूर हो दूर भाऊ असेन मी पापी असेन मी कुलटा पाप्यावर प्रेम करील तोच खरा चांगल्यावर सारेच प्रेम करतील खरे प्रेम ते त्याच्या पाप्यावरही दया करेल भाऊ सारे जग दूर लोटेल परंतु तू नाही लोटता कामा तू माझे अपराध पोट्यात घातले पाहिजेस तुझे प्रेम असते मोठे नाही ते प्रेम का संकुचित क्षुद्र आहे बहिणीची सारी पापे विसरून जाण्या तुझे प्रेम सहनशील नाही भाऊ ते मोठे प्रेम मला दे मला कोणी नाही तुझा प्रियकर आहे काय करायचं भाऊ काय करायची आई मी आता थोडाच वाचणार आहे शक्ती संपत आली झापड आली डोळ्यांवर एकच रिजवू मागणे मरताना हात नको लावू तुझा स्पर्श नको कुळ्याला काडी लावणारी तू तू माझ्या डोळ्याआड हो।, हो दूर मधुरी दूर झाली ती बाजूला रडत बसली परंतु तिला आता रडूई येईना ती केवळ शून्य दृष्टीने बघत होती शेवटी भावाने प्राण सोडले मधुरी जगात एकटी राहिली काही दिवस मधुरी घरातून बाहेर पडली नाही विहिरीतून पाणी आणण्यासाठी हळूच एकटी जाईल जगाचे दर्शन नको असे तिला वाटे ती रडत बसे एके दिवशी ती विहिरीवर गेली तो तेथे बायका बोलत होते, ऐकलत का ती चिमणी म्हणे पळून गेली खरस का हो साऱ्या गावात बबरा झाला आहे काग गुनुरी तुला आहे ना ती चिमणी माहित, हो आहे ती का गेली हो आईबाप घरात आहेत त्यांच्या नावाला काळीमा अलीकडच्या मुली फारच वागोचर वागू लागल्या ऐकून जे जे ऐकावे ते थोडेच त्या बायका गेल्या मधुरी घागर घेऊन तेथेच उभी होती घागर भरलेली होती डोळ्यांच्या घागरीही भरून आल्या चिमणीवर होणारा टीकेत तिनेही भाग घेतला परंतु तिला काय अधिकार ती चिमणीसारखीच नव्हती का ती चिमणी तर ही मैना काय होता फरक मधुरीचे मन तिला खात होते शेवटी घागर घेऊन ती घरी आली दार लावून रडत बसली मधुरीची आई गेली भाऊ गेला परंतु प्रियकर होता परंतु तो बरेच दिवसात डोकावला नाही तोही का सोडून गेला त्याने का फसविले प्रेम म्हणजे क्षणभर शरीराची करमणूक असे का त्याला वाटले नाही असे तो करणार नाही येईल तो येईल कसा दिसे कसा हसे त्याचे कसे चालणे कसे बोलणे माझा राजा येईल माझ्या प्राणांचा प्राण अशा आशेने मधुरी जगत होती ती चरखा चालवी तोंडाने गाणे म्हणे प्रियकराच्या वर्णनाचे गाणे प्रियकराच्या प्रेमाचे गाणे चरखा गु गु करे तिच्या गाण्याला साक्ष देई येईल गु गू येईल प्रिय कर येईल गु असे जणू तो सरखाई बोले दिवसामागून दिवस चालले मधुरी वाट पाच होती दिवसा ती दारे लावी रात्र झाली मध्यरात्री झाली की उगडी टाकी तो दिवसा यायला लाजत असेल रात्री येईल दारे उगडी असू देत परंतु तो आला नाही कुठे गेला तो तो का फसवी मला सोडून जाईल नाही तो असे करणार नाही तो माझ्याजवळ लग्न लावी माझी अब्रू सांभाळील मला प्रेम देईल तो खात्रीने येईल दुःखी कष्टी मधुरी किती फिकट दिसते परंतु आशेने आहे